विषयाची व लौकिकाची आस सोडावी आपण ड्रामाचे झालो म्हणजे आपली काळजी त्याला लागते आपण ड्रामाचे व्हायला अडचण आमचीच आवडच मुळी आपण विषयाची आणि लौकिकाची ठेवतो साजेकच, एकाची आसक्ती ठेवल्याने दुसऱ्याची विरक्ती येते नोकरीच्या वेळेस आम्ही बायका मुलांना बाजूला सारून कामावर जातोच ना मग साधनाच्या वेळ बायका आड येतात हे, हे का कारण सांगावे बायका आणि पैका या दोन गोष्टी आमच्या आड येत असतात असे आजवर अनेक संतांनी सांगितले मग या निर्माण तरी का केल्या असे कुणी विचारतील त्याला उत्तर म्हणजे काड्याच्या पेटीने विस्तवही पेटवता येतो आणि घरही जाळता येते त्याचा जसा आपण उपयोग करावा तसा तो होतो खरे म्हणजे आम्हाला भगवंताची तळमळच लागत नाही एकजण मला म्हणाला की मला प्रपंच टाकावासा वाटतो मी त्याला म्हटले नुसता प्रपंच टाकण्याने तुला वैराग्य कसे येईल वैरा वैराग्याला नेहमी विवेकाची जोड लागते तू आपला मीपणा टाकलास तरी खूप झाले चांगले कर्म आडी येत नाही असे थोडेच आहे वाईट कर्म कुणाला सांगण्याचे तरी आपल्याला लाज वाटते पण सत्कर्म आपण अभिमानाने जाला त्याला सांगत सुटतो मागील जन्मी पाप केले होते म्हणून या जन्मी हे भुकतो असे म्हणतो आणि आता चांगली कर्मे करतो म्हणजे पुढल्या जन्मी सुख लागेल असे म्हणतो म्हणजे जन्ममरणाच्या फेहऱ्यातून सुटण्याऐवजी त्याच्यात गुंडाळले जाण्यासारखेच झाले दुष्कर्मामुळे पश्चाताप होऊन एकदा तरी भगवंताचे आठवण होईल परंतु सत्कर्माचा अहंकार चांगल्या माणसालाही कुठे नऊन सोडील याचा पत्ता लागणार नाही राजासुद्धा योग्य मार्ग दाखवण्यासाठी आपल्या संगतीला चांगला माणूस ठवतो भगवंतान सत्समागम कर म्हणून सांगाव याहून अधिक काय पाहिजे कडू कारले खाल्ले तर कडूपणाचीच प्रचिती येते मग विषयाच्या प्राप्तीने जीवन गोड कसे होईल प्रेम येईल तेव्हा भगवंताची भक्ती करीन असे म्हणू नये विषयासाठी आपण मरमर काम करतो आणि तेवढे करूनही सुख लाभत नाही मग भगवंताचे नाव न घेता प्रेम येत जा नाही हे म्हणणे किती वेळेपणाचे आहे लग्नाआधी मुलीला दहा पाच जणांना दाखवली तरी लग्न झाल्यावर ज्याप्रमाणे त्यातला एकच नवरा असतो आणि बाकीच्यांची तिला आठवणही राहत नाही त्याप्रमाणे आम्ही एकदा रामाचे झालो म्हणजे त्याच्याशी लग्न लावले म्हणजे मग विषयांचे प्रेम कुठे आले भगवंताच्या नामाची गरज दोन तरहने आहे एक प्रपंचाचे स्वरूप कळण्यासाठी आणि दुसरी भगवंताच्या प्राप्तीसाठी